श्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग आठ श्रीराम म्हणाला ब्रह्म निरामय आहे असे आपण म्हणाला तर आता त्या ब्रह्माचे ज्ञान मला कोणत्या युक्तीने होईल आणि ते अनुभवाने सिद्ध होऊन मला जाणण्याचे काही अवशिष्ट राहणार नाही ते मला निवेदन करा श्री वशिष्ठ म्हणाले रामा मिथ्या ज्ञानरूपी महामारी पुष्कळ काळपर्यंत रूढ झालेली असून जग अविचार ही त्यांची दुसरी नावे आहेत आत्मज्ञानाचा बोध होऊन ते ज्ञानसिद्ध होण्याला जे उपाय आहेत ते मी आता तुला निवेदन करीत आहे ऐक <coughs> म्हणजे तू मुक्त होशील कारण ही रामा तू बुद्धिमान आहेस परंतु शेवटपर्यंत न ऐकता उद्वेगामुळे मध्येच उठून जाशील तर श्रवणाला अनधिकार ठरून तुला काहीच प्राप्त होणार नाही मनुष्याला ज्या अर्थाची आकांक्षा असते त्यासाठी प्रयत्नापासून परामुख न होता तो निरंतर उद्योग करीत राहील तरच त्याला इष्ट अशा फलाची प्राप्ती होते सत्पुरुष आणि सतशास्त्र यांची कास धरशील तरच रामा काही महिनेत, नव्हे तर काही दिवसातच तू परमपदापर्यंत जाऊन पोहचशील श्रीरामणाला अहो शास्त्रज्ञांमधील अग्रेसरा आत्मज्ञानाच्या बोधाला कोणते शास्त्र मुख्य आहे की ज्याचे ज्ञान झाले असता मी शोकातीत होईल श्री वशिष्ठ म्हणाले हे महामते आत्मज्ञान हे महारामायण नावाचे शास्त्र श्रेष्ठम आहे सर्व इतिहासामध्ये हे सारभूत आहे असे मानले जाते हे श्रवण केल्याने मनुष्याला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होते म्हणूनच हे अतिशय पवित्र आहे ज्याप्रमाणे हे स्वप्न आहे असे ज्ञान झाले म्हणजे स्वप्नाच्या सत्यते संबंधाची भावना नाहीशी होते त्याप्रमाणे या ग्रंथाच्या परिशीलनाने दृश्यजग असूनही त्याचा निराश होतो जे या ग्रंथात आहे तेच इतर ग्रंथातून आहे आणि जे ह्यात नाही ते कुठेही नाही कारण हा ग्रंथ म्हणजे सर्व विज्ञानशास्त्ररूपी धनाचे भांडार आहे असे ज्ञाती मानतात जो मनुष्य हे नित्य श्रवण करेल, त्या भाग्यवान मनुष्याला अत्यंत श्रेष्ठ बोध निः संशय प्राप्त होईल परंतु पूर्वपातकामुळे ज्या अरसिक मनुष्याला हा ग्रंथ आवडणार नाही त्याने अध्यात्मशास्त्रावरील दुसरा कोणताही ग्रंथ अवलोकन करावा <coughs> हे शास्त्र श्रवण केल्याने उत्कृष्ट औषध सेवन केल्यावर रोग नाहीस होतो त्याप्रमाणे मनुष्याला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होते या शास्त्रात आम्ही जे सांगितले ते यथार्थ असून वर किंवा शाप यांच्याप्रमाणे त्याचा निश्चयाने परिणाम झाल्याशिवाय राहत नाही धन दान तप यांच्या योगाने तसेच शास्त्राध्ययन वेदाध्ययन करून त्यात सांगितल्याप्रमाणे शेकडो कर्म केल्याने संसार दुःख नाहीसे होणार नाही परंतु तेच कार्य या ग्रंथातील कथा श्रवण करून आणि त्यावर विचार करून निश्चितपणे होईल यात शंका नाही इथे श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी अष्टमसर्ग हा सर्ग नऊ श्री वसिष्ठ म्हणाले जे पुरुष परमात्मज्ञानासंबंधाने एकनिष्ठ आहेत अशा पुरुषांचे चित्त निरंतर परमात्म्यात असते त्यांचे प्राणही परमात्म्यातच असतात ते परस्परांना त्याच्या संबंधानेच बोध करतात त्याच्याच गुणांचे नित्य वर्णन करीत राहून त्यातच आनंद मानतात आणि ते त्याच्याच ठिकाणी रममाण होतात अशा रीतीने अभ्यास करणारे पुरुष जीवनमुक्त स्थितीप्रत जाऊन पोहोचतात आणि ती विदेह स्थिती होत असल्याने तीच मुक्ती आहे श्री रामाने म्हटले अहो ब्रह्मन मला आपण विदेयमुक्त आणि जीवनमुक्त यांची लक्षणे सांगा त्याप्रमाणे मीही मग शास्त्र दृष्टीने वागण्याचा प्रयत्न करीन श्री वशिष्ठाने सांगण्यास आरंभ केला ते म्हणाले रामा प्रारब्धानुसार व्यवहार करीत असताही ज्याच्या परमार्थ दृष्टीला विश्व आकाशाप्रमाणे मिथ्या भासते तोच जीवनमुक्त होय आत्मज्ञान विषयक निष्ठेमुळे नित्य जागृत असूनही व्यवहार करीत असता जो गाढ निजलेल्या मनुष्याप्रमाणे निर्विकार असतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात सुख प्राप्त झाले म्हणून ज्याच्या चेहऱ्यावरील तेज वाढत नाही किंवा दुःख झाले म्हणून ज्याच्या चेहऱ्यावरील तेज लोपत नाही आणि प्राप्त परिस्थितीत जो निर्विकार असतो तोच जीवनमुक्त होय जो सुषुभतेमध्येही जागृत असतो ज्याच्या ठाई जिला आपण जागृती म्हणतो तिचा गंधही नसतो जो ज्ञानी असून वासना रहित असतो अशाला जीवनमुक्त म्हणतात ज्याचे अंतकरण आकाशाप्रमाणे स्वच्छ असते आणि जो व्यवहारात वागत असताना राग द्वेष भय इत्यादी विकारांचा एखाद्या नटाप्रमाणे अभिनय करतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात ज्याचा अहंकार सर्वस्वी निघून गेला आहे आणि ज्याची बुद्धी केव्हाही लिप्त होत नाही असा मनुष्य कर्म करो किंवा न करो तो जीवनमुक्त होय त्रिभुवनांची उत्पत्ती आणि लय ही जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपल्या डोळ्याच्या उघडझापी आहेत असे पाहतो त्याला जीवनमुक्त असे म्हटले जाते लोक ज्याला भीत नाहीत आणि जो लोकांना भीत नाही हर्ष राग भीती इत्यादी विकारापासून जो मुक्तच असतो तोच जीवनमुक्त होय ज्याच्या ठिकाणची संसार विषयक कल्पना पूर्णपणे असताना गेली आहे जो देह धारण करत असू नये देहातीत आहे आणि सचित असून तो जीवनमुक्त हो सर्व प्रकारच्या विषयामध्ये वागत असून जो स्वस्थ असतो आणि सर्व वस्तू मध्ये जो आत्मस्वरूपाला पाहतो तो जीवनमुक्त समजावा अशा तऱ्हेच्या जीवनमुक्ताचा देह कालवैशाला म्हणजे चंचल वायू स्थिर व्हावा त्याप्रमाणे तो अधिक स्थितीमध्ये प्रवेश करतो मग त्या तशा मुक्ताच्या ठाई वृद्धी आणि क्षय यांचा काहीच मागमोड नतो। व्यक्त आणि अव्यक्त जवळ आणि दूर मी तू आणि तो वगैरे कल्पना त्याच्या ठिकाणी मुळीच अवकाश नसतो मुक्त पुरुष सर्वात्मा राहतो तो सूर्य होन प्रकाश देते विष्णु होिभुवना से रक्षण करते रुद्र रूपा सर्वे संहार करो तसे ब्रह्मदेव होह्मांड निर्माण करतो. आकाश हो वायु स्कंदावर ऋषि सूर और असुर धारण करते मेरू पर्वता लोकपाल से वस्थिस्थान तृण वृक्ष समूह लता वगैरह रूपाने फलसमूह देो पा रूपा वाहतो अग्नि रूपाने जड़ो चंद्रा रूप ने अमृत हलाहला मृत्यु दूपा दिशा उजितूपी होकाश बनते पर्वता रूपा अड़थला करो जंगमाला चेतन स्थावरा जोड़ तो करो स्त्री हाथ कड़प्रमा समुद्रा रूपाने तो पृथ्वी वेष्टीत करते चिदात्म रूपी सूर्य होिभुवना पसंतो त्रसरेणूपर्यंत सर्व पदार्थांचा विस्तार करूनही तो स्वतः मात्र शांत असतो सार मुक्त पुरुष स्वतः बनलेला आहे श्रीरामाने विचारले ब्रम्हन आपण हे जीवनमुक्ताची सर्वात्मस्थिती जी वर्णन करत आहात ती कशी संभवेल आपण जी सांगितली ती दृष्टी मला चमत्कारिक वाटते ही स्थिती प्राप्त होणे अति दुष्कर आहे आणि समजा कदाचित ती स्थिती प्राप्त झालीच तर ती निरंतर त्याहून दुष्कळ आहे अशीच माझी दृढ भावना अरे या स्थितीला मुक्ती ब्रह्मभाव किंवा निर्वाण अशी निनामे देण्यात येतात आता ही स्थिती प्राप्त होणे कठीण आहे असे जे तू म्हणतोस ते योग्यच आहे परंतु तेथे मी तू वगैरे भावनाने ने युक्त अश्य जग हे सद्वस्तु व आरोपित कर दृढ़ भावना के लिए ही जीवन मुक्त स्थिति प्राप्त होते श्रीरा प्रश्न के विदेहमुक्त त्रैलोक्य रूप होता मानवे पुनः संसार हैचे यहाँ खुलासा है। श्री वशिष्ठ मालले त्रिभुवन मन कहीं अल तो विदेहमुक्ता संसार है परतु वास्तविक त्रैलोक्य सत्य नहीं तो मग ब्रह्म है त्रैलोक्य स्थितिपर्यत ग ही अभी कल्पना संभव नहीं एक रूप शांत चिन्म्र आकाशाप्रमाण निर्मल अहम सर्व जग हो जगत ब्रह्म हूँ निरा अच नहीं अवरूपानुभवी प्रत्यय सोन्याचे कडे आणि सोने यांचा विचार केला तर कडे हे निवड सोन्याहून वेगळे निराळे आहे असे मला मुळीच दिसत नाही पाण्यावरील तरंग मला तरी पाण्याहून मुळीच निराळे दिसत नाहीत कारण तरंगांना पाण्याहून निराळे अस्तित्वच नाही त्याचप्रमाणे जगाची स्थिती आहे वायूचे स्पंदन वायूहून निराळे कधीच मानता येणार नाही आणि स्पंद म्हणजे वायूच त्याचप्रमाणे जग आणि ब्रम्ह यात भेद नाही आकाशातील शून्यत्व सूर्यकिरणामधील जल किंवा तेजाच्या ठिकाणचे ते प्रकाशत्व याना ज्याप्रमाणे स्वतंत्र सत्ता नाही त्याचप्रमाणे जगत्रयाची स्थिती आहे श्रीराम म्हणाला हे मुने, दृश्य जगाचा अत्यंत अभाव आहे असे अनुभवच आले म्हणजे ती मुक्त स्थिती असे आपण म्हणता तर हा अनुभव कोणत्या उत्तम व्यक्तीचा अवलंब केला असता मला येईल ते आपण सांगा द्रष्टा आणि दृश्य द्वैता का अभावे स्वरुपस्थिति प्राप्त होते निर्वाण शिलक रहते ब्रह्मानुभव होगा निराश कसा हो मैं सर ब्रह्मानुभवे का श्री वशिष्ठा संगित राथ्या अज्ञानरूपी महामारी बहुतका रूढ़ी है क्षणा नहीं होने शक्य नहीं एखाद्या पर्वताच्या शिखरावर आरूढ झालेला मनुष्य जेवढ्या जे वेळात पर्वतावरून खाली येईल तेवढ्या वेळात त्याला पर्वता पर्वतावर चढून जाणे आणि पुन्हा खाली येणे ह्या एवढ्या गोष्टी करता येणे शक्य नाही विचार रूपी मंत्राने ही जगताविषयीच्या भ्रमाची महामारी निसंशय शांत होते परंतु त्यासाठी दीर्घ अभ्यास स्वरूपी युक्तीचा स्वीकार केला पाहिजे आता जगत भ्रांति कश नहीं हो तुम्हार विचार जी गोष्ट मी तुला तुलाईक ज्ञान हो मुक्त होशल मी आता तुला उत्पत्ति संबंधी प्रकरण संगत पमा जो उत्पन्न तो मुक्त हो तो खरे परंतु वास्तविक को जगताची भ्रांती ही वस्तुत उत्पन्न झालेली नसून निर्विकार चैतन्यावरील तो केवळ विवर्त आहे आणि हेच मी तुला आता सांगणार आहे सुर असुर यक्ष गंधर्व मनुष्य वगैरे सर्वत्रेच्या योगाने भासणारे स्थावर जंगमात्मक जगत रुद्रादि देवासहित महाप्रलयाच्या वेळी नाही सेवते ते कोठे जाते याचा मात्र पत्ताही नाही त्यावेळी स्थिमित गंभीर धड तेजही नाही कि धड तमही नाही अशा तऱ्हेचे नामरूपरहित सत्व शिल्लक राहते ते शून्यही नाही आणि आकार असलेले असेही नाही दृश्यही नाही आणि दर्शनही नाही भूते आणि पदार्थ यांचा तो समुदाय आहे असेही म्हणत नाही तर ते अनंत असे आहे त्याला कोणतेही नाव नाही ते पूर्णाहूनही पूर्ण आहे ते सत असत किंवा सद असत सदसही नाही त्याचा कालाशी संबंध नाही आणि ते उत्पन्नही झालेले नाही ते अनादी अनादि दुःखरहित चिन्मात्र चैत्यरहित अनंत जरारहित आदिमध्यांतरहित आणि शिव असे विलक्षण तत्व आहे <coughs> मोत्यांच्या साह्याने बनलेल्या हंसाच्या आकृतीप्रमाणे ब्रह्मामध्ये जग स्फुरण पावते परंतु सद्रुपावरील तो अध्यारोप असून हे जग आहे असे म्हटले तर परमात्माच ते झाला आहे असे म्हणावे लागेल परंतु परमार्थ दृष्टीने विचार केला तर तो हे जग नव्हे त्या परमात्म्याला कान नाग जीभ त्वचा नेत्र वगैरे अवयव नसूनही तो नित्य सर्व ठिकाणचे तो, खातो वास घेतो स्पर्श करतो पाहतो सरांश इंद्रिया वाचूनही तो सर्व इंद्रियांची कर्मे करतो तो व्यक्तय आहे आणि अव्यक्त्य आहे त्याच्या प्रकाशामुळे जगरूपी चित्र भासमान होते परंतु तो स्वतः अनादि अनंत आणि अविकार्य असे स्वरूप आहे खेचरी मुद्रेमध्ये दृष्टी अर्धोन्मिलित करून योगीजन कृष्ण तारकेसारखा अंधुक प्रकाश भुवय्यांच्या मध्यभागी पाहतात त्याप्रमाणे तो परमात्मा जगतरूपाने आत्मस्वरूपच पाहतो सशाचे शिंग मुळातच नसते तसेच विभू परमात्म्याला कोणतेही कारण नाही परंतु जगताचे कार्य त्याच्या ठिकाणी पाण्यावरील लहरीप्रमाणे केवळ भासमान होते त्या चिन्मात्र दीपाचा प्रकाश सर्वत्र व्यापून राहिलेला आहे पण तो विशेष करून हृदयामध्ये प्रकाशित झालेला आहे त्याच्या तेजाने जगत्रही प्रकाश येत होते त्याच्या प्रकाशापासून सूर्यादीपांचा प्रकाश हा अंधारासारखाच आहे त्याच्या सत्तेमध्ये त्रिभुवनरूपी मृगजळ उत्पन्न होते मनरूपी स्पंद निर्माण जोलिता भ्रमणा चक्राकारगति भूला ही जगतरूपी ऐश्वर्य भूला परंतु जर का स्पंद थे जगता का आभास नहीं जगता की उत्पत्ति लय हाथ परम्या स्पंदास्पंद रूपी व्यापक प्रचंड विलास है परन्तु इतके स्वरूप निर्मल अक्षय है वायूच्या स्थितीप्रमाणे त्याचा स्पंदास्पंद सर्व व्यापक आहे व्यवहारात परमात्म्याची सत्ता असे शब्द वापरले जातात हे खरे परंतु वस्तुत त्याची सत्ता त्याच्यावर भिन्न नाही अर्थात अज्ञांच्या दृष्टीने तो निजलेला तरी तो तो तो आहे तरी मुक्तांच्या दृष्टीने तो निजलेल नाही आणि त्याचा जागाही नाही तो तर सर्वदा आणि सर्वत्र आहे तसाच आहे ज्याच्या ठिकाणी स्पंद नसतो तेव्हा त्याचे रुस्वरूप शिव आणि शांत असते त्याचा स्पंद म्हणजे जगताची स्थिती अशा रीतीने त्याच्या ठिकाणी असू नये तो एकमेव द्वितीय आणि पूर्ण आहे पुष्पामधील सुगंधाप्रमाणे विनाशी वस्तूमध्ये वास करणारा परमात्मा सारभूत आणि अविनाशी आहे पांढऱ्या वस्त्रामधील पांढरेपणा दिसत असून तो त्यापासून निराळा करता येत नाही त्याप्रमाणे जगातील वस्तू मध्ये असूनही तो परमात्मा प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही तो मुका दिसत असूनही बोरका आहे पाषाणाप्रमाणे प्र, जड दिसला तरी मनन करणार आहे नित्य तृप्त असून तो भोगता आहे आणि अक्रिय असून सुद्धा करता आहे तो स्वतः अंग रहित असून सर्वांचे अंगेतो ती त्याचीच अंगी आहे त्याला डोळे नसूनही हजारो लोकांचे डोळे हे त्याचे डोळे आहे तो जरी कोठेही नाही तरी सर्व आहे इंद्रिय बल नसूनही इंद्रियांच्या सर्व क्रिया त्याच्याकडून घडतात स्वतः तो मननचा भ्रांती उत्पन्न होऊन संसार रूपे सर्वापासून भीती उत्पन्न होते परंतु त्याचे दर्शन झाले म्हणजे सर्व कामना आणि सर्व भये पळकारतात त्या साक्षीरूप चिदात्म्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असल्यामुळेच दशा, जशा रंगभूमीवरील दिव्यांच्या प्रकाशामुळे नटांच्या हालचाली होतात त्याप्रमाणे त्याच्या अस्तित्वामुळे चित्तामध्ये स्पंद उत्पन्न होऊन चित्ताच्या सर्व क्रिया निर्माण होतात समुद्रापासून तरंग लहरी लाटा उद्भवतात त्याप्रमाणे परमात्म्यापासून घट पट वगैरे आकार आणि हजारो पदार्थांचे समुदाय निर्माण होतात परंतु कटक अंगद केयूर नुपूर वगैरे अलंकारामध्ये फक्त सुवर्णच असते त्याप्रमाणे जगातील हजारो पदार्थामध्ये परमात्माच व्यापून राहिला आहे तू मी आणि हे सारे लोक यांच्यामध्ये प्रकाशरूपाने तो आत्माच व्यापून राहिला आहे परंतु अहमवृत्ती हे काही माझे तुझे किंवा त्याचे वास्तविक स्वरूप नव्हे हे दृश्य जग पाण्यावरील तरंगाप्रमाणे विनाश असून ते ज्याच्यावर स्फुरण पावते त्याच्यापासून भिन्न पृथक दिसते तरी ते, ते वस्तुत तसे नाही जी काळाची गती आणि त्याच्यापासून होणारे विकार दृश्याचा दृश्यपणा मनाचे मनोरस तसेच क्रिया रूप रस गंध शब्द स्पर्श आणि वेदचेतना वगैरे सर्वांना प्रकाश त्या आहे जे जाणामयचे तेही हात देव आहे आणि ज्याच्या योगाने जाणावयाचे तोही हाच परमात्मा असतो द्रष्टा दृश्य दर्शन या सर्वाचा तोच साक्षी आहे हे साधव हे त्याचे स्वरूप तू एकाग्र चित्ताने त्रिपुटी होऊन भिन्न आहे असे पहा म्हणजे तुला आत्मज्ञान होईल ते ब्रह्मस्वरूप जरारहित अनादि अनंत शाश्वत नित्य कल्याणकारक निर्मळ अमोघ सर्वांना वंदनीय आणि स्तुती योग्य आहे ते स्वरूप सर्व कारणांचे कारण असून कल्पना रहित सर्व अवस्थांचे साक्षी अवस्था तीर आणि स्वयं स्वय स्वसंवेद्य असे आहे इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे नवम सर्ग हा सर्ग दहा श्रीरामाने विचारले की सर्व आकार मात्रांचा महाप्रलयाच्या वेळी नाश होऊन आकाररहित सत्तत्व शिल्लक राहते यात संशय परंतु ते शून्यही नाही प्रकाशरूपही नाही तमोरूपही नाही तेजही नाही चिद्रूप नाही ही जीवही नाही बुद्धितत्वही नाही किंवा मनही नाही ते काहीच नसून सर्वच आहे अशा तऱ्हेची विधाने आपण केली त्यामुळे माझ्या मनात घोटाळा उडालाय तेव्हा आपण आपले म्हणणे स्पष्ट करून सांगा त्यावर वसिष्ठ म्हणाले रामा हा तुझा प्रश्न मोठा चमत्कारिक आहे माझ्या म्हणण्याचा आशय तुला यथा यथायोग्य समजला नाही आणि त्यामुळे तू मोठ्या घोटाळ्यात संशयात पडलायस असे म्हणतोस बरं तर बरे तर सूर्यप्रकाश जसा अंधकार नाहीसा करतो त्याप्रमाणे तुझ्या मनातील संशय मी पुढील विवेचनात सहज नाहीसा करून टाकेन रामा आता मी तुला प्रलयानंतर सत्व शिल्लक राहते आणि ते शून्य कसे नाही याविषयी सांगतो ऐक एखाद्या स्तंभावर चित्र खोदण्यापूर्वी ते जसे त्या स्तंभात असते तसेच प्रलयानंतर विश्व सत असते यामुळे सत्तत्व शून्य आहे असेही म्हणता येत नाही प्रपंच सत्य असो किंवा नसो तो जर ब्रह्माच्या ठिकाणी भासतो तर या कार्याचे कारण जे ते, ते शून्य आहे असे तरी कसे म्हणता येईल स्तंभावरील चित्र खोदण्यापूर्वी ते अव्यक्त रूपाने स्तंभात असते तसेच प्रलयकाळी जग ब्र, ब्रह्मात अव्यक्त रूपाने असते आणि सृष्टीकाली ते फक्त व्यक्त होते एवढेच कार्य हे कारण रूपात अव्यक्त असते आणि त्याच्या सत्तेनेच व्यक्त होते ते जर कारणात नसतेच तर ते व्यक्तच होऊ शकले नसते पाणी शांत असताना पाण्यावरील दाट नाही असे आपण म्हणतो तरी ते योग्य नाही कारण ती फक्त पाण्यात लीन झालेली असते आणि नंतर ती व्यक्त होते परंतु हा विचार लाटेच्या दृष्टीने तेवढा झाला लाट आहे असे म्हटले तर ती पाण्यापासून उत्पन्न होते पाण्यामध्ये म्हणून तर लाट उत्पन्न होण्यापूर्वी ती असते असेही म्हणता येत नाही आणि नसते असेही म्हणता येत नाही आता असे पहा स्तंभावर चित्र खोडण्याच्या संबंधात देश काल चित्र खोदणारा चित्र खोदण्याची साधने वगैरे सामग्री प्रत्यक्षात दिसत असल्याने चित्राच्या अस्तित्वासंबंधाने संशय उत्पन्न होत नाही परंतु अनंतशा ब्रह्माच्या ठिकाणी जगाचा करता ते जग निर्माण करण्याची साधने देश काल वगैरे गोष्टी प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे जगाच्या उत्पत्तीसंबंधाने लोकांना संभ्रम पडतो आणि ब्रम्मापासून जग उत्पन्न झाले आहे हा सिद्धांत त्यांना पटत नाही परंतु स्तंभ आणि चित्र यांचा हा दृष्टांत एकदेशी आहे त्यावरून स्तंभावरील त्या चित्राप्रमाणे जग खरे आहे असा अर्थ येथे घ्यावा यायचा नाही तर कार्य हे उत्पत्तीपूर्वी कारण रुपाने असते इतकाच बोध त्यावरून घ्यायचा आहे परंतु वस्तुत ब्रह्मापासून जग उत्पन्न होत नाही आणि ते चाच्यामध्ये लीनही होत नाही याला ब्रह्मापेक्षा वेगळे असे अस्तित्वच नाही तर ब्रह्मच जगरूपाने भासते शून्य आणि अशून्य हे शब्द सापेक्ष आहेत अशून्य या कल्पनेच्या अपेक्षेने शून्य शब्दाची कल्पना आणि उलट शून्याच्या अपेक्षेने अशून्याची कल्पना उत्पन्न होते परंतु सापेक्ष कल्पनापैकी एक कल्पना नाहीशी झाली म्हणजे त्याबरोबर दुसरी कल्पनाही नाहीशी होते त्यामुळेच शून्य आणि अशून्य या कल्पना नित्यसिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी लागू पडत नाहीत महाप्रलयानंतर अवशिष्ठ राहणारे तत्व शून्य नाही हे मी तुला सांगितले आता ते प्रकाशाच्या रूपात कसे नाही ते सांगतो ब्रह्माच्या ठिकाणी तेजापासून उत्पन्न होणारा प्रकाश असणे संभावनीय नाही तसेच सूर्य अग्नि तारे यांच्या प्रकाशानेही ती सद्वस्तू प्रकाशित होणे शक्य नाही कारण सर्वत्र ते तेज मुण, हेजमुळे त्या अव्यय सद्वस्तूपासून उत्पन्न होते यासाठीच म्हणायचे ब्रम्ह प्रकाशरूपही नाही तसेच ते तमोरूपही तसे तमो कसे नाही ते सांगतो ऐक प्रकाशाचा अभाव म्हणजे तम असे म्हणतात परंतु अभावापासून उत्पन्न होणारे तम त्याच्या ठाई असणे शक्य नाही कारण तो स्वयंप्रकाश असल्यामुळे प्रकाशाचा अभाव जे तम ते त्याच्या ठिकाणी असणे शक्य नाही आकाशाप्रमाणे निराकार स्वरूपात असलेल्या त्या ब्रह्माचा प्रकाश म्हणजे त्याचा अनुभवच होय तो दुसऱ्या कशानेही अनुभवला जाणे शक्य नाही तमा आणि प्रकाश या दोन विरुद्ध धर्माचा संभवच नाही जगद्रुपी धनाचे ब्रह्म हे आकाशाप्रमाणे स्वच्छ असे भांडणार आहे बेलफळ आणि बेलफळातील गर यांच्यामध्ये जसा भेद नाही तसा ब्रह्म आणि जग यांच्यामध्येही किंचित सुद्धा भेद नाही पाण्यामधील दाट मातीमधील घट त्यांच्याप्रमाणे ब्रह्मामध्येही जगाची सत्ता असल्यामुळे त्या ब्रह्माला शून्य असे कसे म्हणता आता बेलफोडच्या दृष्टांतानंतर तू असे म्हणशील की आधार आणि अधेय यांचे स्वरूप नेहमीच एकसारखे असते असे नाही पाणी आणि लाट यांचे स्वरूप एक असेल परंतु समुद्राच्या पोटात मोठमोठे मोड़ पर्वत वगैरे असतात त्या वस्तूंचे आणि पाण्याचे स्वरूप एक कोठे आहे तसेच प्रलयकाली ब्रह्मामध्ये लीन असणारे जग त्याच्याहून भिन्न आहे म्हणायला काय हरकत आहे त्यांच्यामध्येही आधार आणि अधेय हा भाव आहेच यासाठी म्हणूनच बेलफळ आणि त्यातील गर ह्यांच्याप्रमाणे या, ब्रह्म आणि त्यात लीन झालेले जग यांच्यात ऐक्य कसे होईल परंतु ब्रह्म हे निराकार असल्यामुळे साकार वस्तूंचे दृष्टांत त्याच्या ठिकाणी लागू पडत नाहीत ब्रह्म निराकार असून प्रलयकाली जगही निराकारच होते म्हणून जगाचे स्वरूप त्याच्या आधाराहून भिन्न नाही अर्थात ब्रह्म आणि जग यांच्यामध्ये अशा रीतीने आधार आणि अध्येय असा भाव आहेच असे पहा मिऱ्यातील तिखटपणा हा त्यांचा रस ग्रहण करणारा कोणी असतो म्हणूनच अनुभव असेतो त्याप्रमाणे स्थितीकाळी चैत्य जग आहे ब्रह्मावर चिद्रुपत्वाचा आरोप होतो परंतु जग हे प्रलयकाळी ब्रह्माशी तद्रूप झाल्यामुळे त्याचा तो धर्म नाही सावतो प्रलयकाळी जग हे सुषुप्त वाय अशा अवस्थेत असते म्हणूनच योगी हा व्यवहार करीत असूने सुषुप्तावस्थेतल्याप्रमाणे शांत चित्त असतो कारण सर्व आभास ज्याच्यापासून उत्पन्न होतात अशा ब्रह्मामध्ये तो नित्यस्थित असतो आता निराकार ब्रह्मापासून साकार अशा जगाची सत्ता कशी भासते असे विचारशील तर त्याला उत्तर असे की स्थिर पाण्यावर ज्याप्रमाणे मोठमोठ्या लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे निराकार ब्रह्माच्या ठिकाणी साकार विश्व भासमान होते अर्थात हे खरे की पूर्णापासून नेहमी पूर्णच उत्पन्न होते आणि जे पूर्ण असते ते निराकार असते अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी साकार विश्व भासते तेही त्याचप्रमाणे स्थिती काळीही निराकारच आहे पाण्यावरील लाटा नाहीशा झाल्या म्हणजे तेथे पाणीच राहते त्याप्रमाणे साकार जग निराकार ब्रह्मात लीन होते वस्तुत विश्व उत्पन्न झालेले नाही आणि जे उत्पन्न झालेले आहे असे वाटते तेही ब्रह्मचू ब्रह्मामध्ये चेत्याचा चितचा विषयच मुळी संभवत नाही त्यामुळे जगत या शब्दाने ते एक ब्रह्मस्थित असते आणि शिवाय निराळेचे काही नाही हे स्पष्ट आहे की मिरे तोंडात घालून त्यांची चव घेणारा कोणी नसला तर मिर्यामध्ये तिखट पण आहे असे त्रिकोण कसे म्हणेल वास्तविक परब्रह्मामध्ये चित्त आणि चित्ताचा विषय यांना अस्तित्व नसताना सुद्धा त्याची सत्यता भासमान होते परंतु त्यांचा वस्तुत अभावाच असल्यामुळे म्हणजे उपाशीच नसल्यामुळे जीवाला याचा अर्थ प्रतिबिंबाला अस्तित्व कोठून असणार ब्रह्म हे अणु होणे सूक्ष्म आणि परमाणू होणे अतिसूक्ष्म आहे त्याचे स्वरूप अनादि आणि अनंत आहे देश अमर्यादित अतिवृष्टीत विस्तृत असे आहे ते स्वयंप्रकाशित असून निर्विषय आहे या प्रकारचे हे ब्रह्म चिद्रूप आहे असंही जर म्हणता येत नाही तर त्याला जीव असे तरी कसे म्हणता ब्रह्म हे बुद्धी नव्हे इंद्रिय नव्हे किंवा वासनाही नव्हे अशा रीतीने ब्रह्म हे व्यापक पूर्ण जरारहित परमपद असून आमच्या दृष्टीने ते आकाशापेक्षाही शून्य आणि शांत आहे श्रीराम म्हणाला भगवान त्या अनंत चिद्रूपादे वास्तविक स्वरूप काय हे मला माझा बोध वृद्धिंगत होण्यासाठी पुन्हा विस्ताराने सांगा श्री वशिष्ठ म्हणाले त्या महाप्रलयाच्या वेळी सर्व कारणांचे कारण असे जे ब्रह्म शिल्लक राहते त्याचे वर्णन मी आता करतो मनाच्या वृत्तीचा क्षय झाल्यानंतर अवर्णनीय सद्रूपते तेच त्या वस्तूचे स्वरूप होय समाधीच्या वेळी दृश्य जग आणि द्रष्टालीन झाल्याप्रमाणे भासत असते आणि या भाषणातही जे साक्षी असते तेच त्या परब्रह्मवस्तूचे स्वरूप होय जीव हाच त्याचा स्वभाव आहे अशा चैतन्याचे स्वरूपन्मुखी परमात्म्याचे विमल आणि शांत स्वरूप असते अरे रामायू वगैरे स्पर्श झाला म्हणजे स्पर्शाचे ज्ञान न होता आणि वृत्तीचा लय न होता चित्ताची जी, जी स्थिती असते तेच ब्रह्मस्वरूप हो संकल्परहित आणि दडत्व नसलेली अशी जी अनंत निद्रेप्रमाणे मनाची समस्थिती तेच ब्रह्माचे स्वरूप होय ज्याप्रमाणे शून्यत्व हे आकाशाचे घनत्व हे पाषाणाचे अंतर्बाह्य पूर्णत्व हे वायूचे लक्षण त्याचप्रमाणे अचेत्यता चिद्रुपता हेच परमात्म्याचे लक्षण आहे जीवाची विषयरहित आणि मनरहित अशी जी स्वाभाविक स्थिती तीच त्या आद्यवस्तूची परम परमशांत अशी स्थिती होय अन्नमयादी पंचकोशांच्याही पलीकडे असलेली चैतन्याची सत्स्थिती ते वगैरे भूतांच्या पलीकडे असलेली चैतन्याची चित चित्तस्थिती तसेच सर्व इंद्रिय वृत्तींच्या पलीकडे असलेली चित्तस्थिती तसेच सर्व इंद्रियवृत्तींच्या पलीकडे असलेली अंतःकरणाची आनंद स्थिती अर्थात सच्चिदानंद रूपता हेच ब्रह्माचे स्वरूप विषयज्ञान द्रष्टा दृश्य अंधकार वगैरे सर्वांचे आनादे आणि आनंद असे जेमात जग उत्पन्न झाले नसताही ज्याच्यापासून उत्पन्न झाल्यासारखे भासते आणि ज्याच्यापेक्षा भिन्न नसताही भिन्न असल्यासारखे भासते तेच परमात्म्याचे पारमार्थिक स्वरूप होय माईक व्यवहार असूनही ईश्वराची जी पाषाणाप्रमाणे निर्विकार स्थिती आणि छिद्र नसताही जगताला अवकाश देण्याची स्थिती हेच परमात्म्याचे स्वरूप होय वेदता वेद्य आणि वेदन हीच त्रिपुटी ज्याच्या सत्तेत उदय पावते तेच दुर्लभ असे पद होय ज्याच्या अज्ञानरूपी विस्तीर्ण आर्शामध्ये वेदता वेद्य आणि वेदन ही त्रिपुटी विवर्तरूपाने प्रतिबिंबित होते तेच परब्रह्माचे स्वरूप म्हणून मानले गेले आहे जागृती आणि स्वप्न यातील इंद्रियेनाहीशी झाल्यावर चैतन्याचे जे स्वरूप होते तेच स्थावर जंगमात आणि प्रलयात शिल्लक राहते स्थावर वस्तूंचे हो ते अचल स्वरूप ते मनबुद्धी इत्यादी विरहित आणि बोधमय होईल तर परमात्म परमात्मस्थितीशी तुलना करता येईल महाप्रलयाच्या वेळी ब्रह्मा विष्णू शंकर सदाशिव इंद्र रवी वगैरे देव नाहीसे झाल्यानंतर परमकल्याणकारक असे प्रत्येकात्मस्वरूपच या जगात असते त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाधी किंवा कल्पना नसते तसेच जगाचा सर्व संबंध सोडून ते केवळ चैतन्य रूपाने स्थित झालेले असते श्री वासिष्ठ महारामा श्रीरामान विचारले ब्रम्हन या दृश्य जगाला प्रलयकाली सत्ता नाही असे आपण प्रतिपादन करता परंतु अमर्याद विस्तारलेले आणि इंद्रियांच्या योगाने प्रत्यक्ष अनुभवाला येणारे हे दृश्य जग स्वतंत्र सत्यने युक्त आहे असे भागे। मग महाप्रलयाच्या वेळी अशा स्थितीत ते राहते तरी कोठे श्री वशिष्ठ म्हणाले रामा तुझे या प्रश्नावर मी दुसरा प्रश्न विचारतो त्याचे प्रथम उत्तर दे वंदेचा पुत्र किंवा आकाशात भास, भासमान होणारे अरण्य कोठून उत्पन्न होते ते कसे असते आणि त्याचा लय कुठे होतो श्री श्रीराम म्हणाला वंध्या पुत्र किंवा आकाशातील आरण्यामुळे उत्पन्न होतच नाही एवढेच नव्हे तर तसे उत्पन्न होणे शक्य नाही मग अशा स्थितीत त्याचे असणे किंवा नसणे या गोष्टी संभवतच नाही श्री वशिष्ठ मुनी म्हणाले होय ना मग ह्या सर्व दृश्याची स्थितीही तशीच आहे त्यालाही अस्तित्व नाही जे आरंभी नसते त्याला उत्पत्ती नसते की नाशही नसतो मग त्याच्या उत्पत्ती संबंधाने किंवा नाशासंबंधाने बोलण्यात काय अर्थ आहे श्रीरामाने पुढे म्हटलंय वंध्यापुत्र काय किंवा आकाशातील वृक्ष काय यांचा मुळात अभाव असल्यामुळे ते दृष्टांत जगाला लागू पडत नाही आता जर दृष्टांत द्यायचाच झाला तर वंध्यापुत्र किंवा आकाशातील वृक्ष यांच्या कल्पनेचा दृष्टांत द्यावा हेच योग्य होईल वंध्यापुत्र किंवा आकाशातील अरण्य यांच्या कल्पनेला उत्पत्ती आणि लई नाही त्याचप्रमाणे जगताला उत्पत्ती आणि लय आहे असे म्हणायला काय हरकत आहे त्यावर वशिष्ठांनी सांगितले रामा ही तुलना योग्य नाही जग हे उपमेय असे आहे की त्याला कशाचीच उपमा देता येत नाही कारण जगाला ज्या ज्या वस्तूची उपमा द्यावी ती ती वस्तू जगातच समाविष्ट असते अशा स्थितीत वंध्यापुत्र किंवा आकाशातील वृक्ष यांची कल्पना ही सुद्धा जगाच्या कल्पनेत अंतर्भाव होणारीच आहे त्यामुळे त्याचा दृष्टांत जगाला देणं म्हणजे गगन हे गगनासारखे किंवा सागर ह्या सागराप्रमाणे असे म्हणण्यासारखे असून ते निरर्थक आहे याचे पर्यावसन जग निरुपम ठरण्यातच होते परंतु वंध्यापुत्र किंवा आकाशातील वृक्ष यांचा अंतर्भाव जगात होत नसल्यामुळे तो दृष्टांत नसल्या तुला वाटला तितका किंवा तसा विषम नसून तोच समर्पक आणि योग्य आहे कारण वन्यापुत्र आणि आकाशवृक्ष यांचा ज्याप्रमाणे अत्यंत अभाव आहे त्याप्रमाणे या जगताची स्थिती आहे आता अफाट रीतीने विस्तारलेले हे दृश्य जग असत कसे आहे असे तू विचारशील तर त्याचे उत्तर मी दृष्टांताने देतो ज्याप्रमाणे सोन्याच्या कड्याचा आकार प्रत्यक्ष दिसत असतो तरी तो खरा नसतो त्याप्रमाणे जग भासमान होत असले तरी ते ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच ज्याप्रमाणे निरनिराळ्या भेदाने युक्त असणारी पोकळी आकाशाहून भिन्न नसते त्याप्रमाणे जग हे ब्रह्माहून भिन्न नाही काजळापासून त्याचा काळेपणा किंवा बर्फापासून त्याचा थंडपणा निराळा करता येत नाही त्याप्रमाणे परब्रह्मापासून जग पृथक नाही चंद्र किंवा बर्फ या दोहोच्या अणची शीतलता त्याहून भिन्न नाही त्याप्रमाणे सृष्टी निराळेपणाने भासली तरी तिचे स्वरूप त्या ब्रह्माच्या व्यतिरिक्त नाही मृगजळामध्ये पाण्याचा भार झाला तरी त्या ठिकाणी वास्तविक पाणी नसतेच तसेच दृष्टीदोषामुळे आकाशात दुसऱ्या चंद्राचा भार झाला तरी तो चंद्र खरा नसतो त्याप्रमाणे शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी जगाते नावही असत नाही ज्याला उत्पन्न होण्याला कोणतेही कारण नसते ते कधीच उत्पन्न होत नाही मग त्याची स्थिती किंवा नाश संभवणार तरी कसा आता ब्रह्म हे जगताचे कारण आहे असे मानण्याला काय हरकत आहे असा प्रश्न तू विचारशील तर त्याचे उत्तर असे आहे की कार्य हे कारणाहून भिन्न नसते छाया आणि प्रकाश यांची स्वरूपे भिन्न भिन्न असल्यामुळे प्रकाशछायाचे कारण होऊ शकणार नाही पृथ्वी आदी करून वस्तू जड आहेत आणि ब्रम्ह चिद्रूप आहे अशा स्थितीत ते पृथ्वी आदीचे कारण होऊ शकणार नाही तेव्हा जगताच्या उत्पत्तीचे कारण नसल्यामुळे ते उत्पन्न झालेले नाही तर ब्रह्मकार्यरूपाने म्हणजेच जगरूपाने भासते परिणाम परिणामवादाच्या दृष्टीने जग उत्पन्न झाले नाही असे म्हणणे भाग पडते आता आज्ञान हे जगाचे कारण आहे असे कदाचित तू म्हणशील परंतु आज्ञान हेही जगाचे परिणामकार परिणामकारण परिणामकारण होऊ शकत नाही कारण तसे असते तर जगरूपाने भासले असते एवश हा अज्ञानाचा परिणाम आहे स्वप्नामध्येही जगाचा भास उत्पन्न होतो परंतु त्या स्थितीतही चैतन्यच जगरूपाने भासते स्वप्नातील जगाची जी स्थिती ती जागृतीतील जगाची आहे म्हणजे उत्पत्ती काळी ब्रह्मामध्येच जग भासमान होते परंतु अशा रीतीने जगत भासले तरी ते ब्रह्मामध्येच असते इतकेच नव्हे तर ते वस्तुत उत्पन्न होत नाही आणि लय पावत नाही ज्याप्रमाणे द्रवत्व म्हणजेच पाणी स्पंदत्व म्हणजेच वायू प्रकाशत्व म्हणजेच देश त्याप्रमाणे ब्रह्मच त्रिजगत आहे ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मिथ्यानगर भासते त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये जगताचा केवळ आभास उत्पन्न होतो श्रीरामाने म्हटले भगवान हे जगरूपी दृश्यविष स्वप्नातील अनुभवाप्रमाणे मिथ्या आहे मला पडले परंतु स्वप्न अल्प काळ टिकणारे असते आणि जगाचा प्रत्यय तर दीर्घ काळपर्यंत दृश्य भासणारच अशा रीतीने द्रष्टा आणि दृश्य हे याद एकाचे अस्तित्व कायम आहे तोपर्यंत बंध असणार आणि एकाचा क्षय झाला म्हणजे दोन्ही नाहीशी होऊन मनुष्य मुक्त होणार परंतु जोपर्यंत दृश्याचा अत्यंत असंभव होऊन त्याचा सर्वस्वी क्षय झाला नाही तोपर्यंत होणार आणि अशा रीतीने मोक्षाचा असंभव होणार ब्रह्मन खरे आहे ते उत्पन्न झालेले आहे आणि ज्ञानाने त्याचा मागवून नाश होतो असे मानले तरीही दृश्याचे स्मरण हाच अनर्थ असून त्यांच्या रूपातील बंध नाही सावणे शक्य नाहीच जोपर्यंत दृश्याचा अत्यंत असंभव म्हणजे पूर्णपणे निराश झाला नाही तोपर्यंत चित्तरूपी अर्षामध्ये त्याचे प्रतिबिंब पडल्याशिवाय राहणे शक्य नाही पण दृश्य मुळात उत्पन्नच झालेले नाही आणि ते स्थितिकाली नाहीच असे आपण म्हणता आणि हे खरायचे तर मात्र दृष्टा दृश्य भावनेपासून कायमचा मुक्त होऊ शकेल परंतु आपले हे म्हणणे मला अद्याप पटत नाही तेव्हा दृश्याच्या मुळीच असंभव कसा आहे ते मला समजावून सांगा कारण आपण सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहात श्री वशेषांनी सांगायला आरंभ केला रामा अरे जग असत असूनही कसे भासमान होते हे मी तुला आता विस्तृत अशा कथांच्या द्वारा सिद्ध करून दाखवणार आहे त्या कथा एक म्हणजे धुळीचे कण सरोवराच्या तळाशी जाऊन बसतात त्याप्रमाणे तुझ्या मनातील शंकाही नाहीशाहून तुझे समाधान होईल मी आता जे विवेचन करणार आहे त्या ऐकल्यानंतर जगाची उत्पत्ती हा केवळ भ्रम आहे त्याचा संभव शक्य नाही हा सिद्धांत तुला पटून तू स्वरूपनिष्ठ होऊन आपले व्यवहार सहजपणे करीत जाशील आणि धनुष्याचे बाणदसे एखाद्या मोठ्या पर्वतावर काहीही परिणाम करू शकत नाहीत त्याप्रमाणे जगतातील सर्व पदार्थाविषयीचे सत्य असत्य ग्राह्य त्याज्य सूक्ष्म स्थूल चल अचल अशा तऱ्हेची दृष्टी तुला विकारवश करू शकणार नाही परंतु राघवा सध्या हा सिद्धांत लक्षात ठेव की के एक केवळ आत्मासत्य आहे अन्य काहीच सत्य नाही का आता त्या आत्म्यामध्ये जग कशा रीतीन उत्पन्न झाले ते मी तुला सांगणार आहे त्या आत्म्या कि आत्म्यामध्ये किंवा आत्म्यापासून सर्व जगे उत्पन्न झाली आहेत आणि समष्टी व्यष्टी रूपी जग म्हणजेच परमात्मा होय बाह्य आणि आंतरविषयाचे चिंतन करणाऱ्या मनाच्या रूपाने परमात्माच उत्पन्न होतो आणि लय पावतं हे तत्व लक्षात ठेव इतिवासिष्ठ महारामाय उत्पत्ती प्रकरण एकादशःसर्गी